अध्याय चौदावा वृत्रासुराचे पूर्वजन्मचरित्र परीक्षित म्हणाला ब्रह्मन वृत्रासुराचा स्वभाव रजोगुणी तमोगुणी होता तो पापीच होता असे असता भगवान नारायणांच्या चरणी त्याची बुद्धी निश्चलकशी झाली शुद्ध सत्वमय देव आणि पवित्र हृदय ऋषी यांची सुद्धा भगवंतांच्या चरणी भक्ती क्वचितच उत्पन्न झालेली दिसते भगवंत या जगात पृथ्वीवरील धुलीकणा इतके असंख्य प्राणी आहेत त्यापैकी काही मनुष्यादी श्रेष्ठ जीवच आपल्या कल्याणाचा प्रयत्न करतात हे ब्रह्मन त्यातूनही मुक्ती इच्छिणारे विरळाच असतात आणि अशा हजारो मोक्ष इच्छिणाऱ्यांमध्ये एखाद्यालाच मुक्ती किंवा सिद्धी प्राप्त होते हे महामुने अशा पोट्यावधी सिद्ध किंवा मुक्तपुरुषांमध्ये सुद्धा जो भगवंतांचाच अनन्यभक्त आह अशा शांतचित्त महापुरुष सापडण तर अत्यंत दुर्मिळ आह तर मग सर्वांना सतावणारा असल्याने जो मोठा पापी होता त्या मृत्रासुराची भयंकर युद्धाच्या वेळीही भगवान श्रीकृष्णांमधकी दृढभक्ती कशी उत्पन्न झाली हप्रभू याविषयी आम्हाला अतिशय संदेह असून त्याच उत्तर ऐकण्याविषयी मोठेच कुतूहल आहा त्या मृत्रासुराने तर रणभूमीवर इंद्राला सुद्धा संतुष्ट कलि होत म्हणतात श्रद्धाळू परिक्षिताचा हा प्रश्न ऐकून भगवान शुकदेवांनी त्याचे अभिनंदन करीत म्हटल राजा प्यास नारद आणि देवल यांच्या तोंडून मी ऐकलेला हा इतिहास लक्षपूर्वक तू आई हिराजा शूरसेन देशात चक्रवर्ती चित्रकत्तू नावाचा प्रसिद्ध राजा होता त्याच्या राज्यात पृथ्वी सर्व कामना पूर्ण करीत असे त्याला एक कोटी राण्या होत्या आणि तो राजाही स्वत संतपत्तीला समर्थ होता परंतु त्याला संतती झाली नाही चित्रकेतूला कोणत्याच गोष्टीची कमतरता नव्हती सौंदर्य औदार्य तारुण्य कुलीनता विद्या ऐश्वर्य संपत्ती इत्यादी सर्व गुणांनी तू संपन्न होता तरीसुद्धा संतती नसल्यामुळे त्याला काळजी लावून राहिली होती त्या सार्वभौम राजाला सर्व सुंदर राण्या सर्व पृथ्वी सर्व प्रकारची संपत्ती सुखी करू शकत नव्हती एके दिवशी भगवान अंगिरा ऋषी स्वच्छंदपणे निरनिराळ्या लोकात हिंडत असता राजा चित्रकेतूच्या राजवाड्यात येऊन पोहोचले राजाने सामोरे जाऊन अर्ध्य त्यांची विधीपूर्वक पूजा केली आदरा झाल्यानंतर जेव्हा ऋषी समाधानाने आसनावर बसले तेव्हा राजा चित्रकेतू सुद्धा शांतपणे त्यांच्याजवळच बसला महाराज राजा अत्यंत नम्रपणे जमिनीवर बसलेला पाहून त्याच्या त्या वागण्याचा आदर करीत अंगिरा ऋषी चित्रकेतुला म्हणाले राजा तू तु तुझा गुरु मंत्री राष्ट्र दुर्ग कोष सेना आणि मित्र या अंगांसह खुशाला आहेसना जसा जीव महत्त्वादी सात आवरणांमुळे सुरक्षित असतो त्याचप्रमाणे राजा सुद्धा या सात अंगांमुळे सुरक्षित असतो नरेंद्रा ज्याप्रमाणे अंगे अनुकूल असल्यावरच राजा राज्यसुख उपभोगू शकतो त्याचप्रमाणे प्रजा सुद्धा आपल्या संरक्षणाचा भार राजावर सोपवून सुखाचा लाभ घेते राजा राण्या प्रजा मंत्री सेवक व्यापारी अमात्य नागरिक ग्रामवासी मांडलिक राजे आणि पुत्र तुला वश आहेत ना ज्याचे मन आपल्या ताब्यात असते त्याला सर्वजण वश होतात एवढेच काय सर्व लोपणी लोकपाल सुद्धा आळस न करता त्याला भेटी देऊन प्रसन्न करतात परंतु मला असे दिसते की तू स्वतः संतुष्ट नाहीस तुझी एखादी कामना अपूर्ण आहे तुझ्या तोंडावर काळजी असल्याचे जाणवते तुझ्या या असंतोषाचे कारण दुसरा कोणी आहे की तू स्वतःच आहेस परिक्षिता राजाला कोणती चिंता आहे हे माहीत असूनही ऋषींनी त्याला प्रश्न विचारले चित्रकेतूला संतानाची इच्छा होती म्हणून महर्षींनी विचारल्यावरून त्याने विनयाने मान लवून निवेदन केले चित्रकेतू त्यांना म्हणाला भगवंत तपश्चर्या ज्ञान धारणा ध्यान आणि समाधी यांच्यामुळे ज्या योग्यांची सगळी पापे नष्ट झालेली आहेत त्यांना प्राण्यांच्या मनातील किंवा बाहेरील कोणती गोष्ट माहीत नसते हे ब्रह्मन आपल्याला माहीत असूनसुद्धा आपण मला विचारित आहात म्हणून मी आपल्या आज्ञेवरून माझी चिंता आपल्याला निवेदन करीत आह लोकपालांनीसुद्धा इच्छा करावी असे पृथ्वीच साम्राज्य ऐश्वर्य आणि संपत्तीसुद्धा मला संतान नसल्यामुळे आनंद देत नाहीत जसे तहान भूक लागलेल्यांना अन्न पाण्याखेरीज इतर भोक आनंद देत नाहीत म्हणून हे महाभाव पूर्वजांसह दुःखी असणाऱ्या मला नरकापासून वाचवा तसेच संततीमुळे मी दुस्तर नरक तरुण जाईन असे करा श्री शुकदेव म्हणतात चित्रकेतूने अशी प्रार्थना केली तेव्हा सर्वसमर्थ अशा कृपाळू ब्रह्मपुत्र अंगिरांनी त्वष्टा देवता असलेल्या चरू शिजवून त्यांनी त्वष्टा देवतेला उद्देशून हवन केले परिषिता राजा चित्रकेतूच्या राण्यांमध्ये सर्वात ज्येष्ठ आणि सद्गुण संपन्न महाराणी कृतज्युती होती महर्षी अंगेरांनी तिला यज्ञाचा प्रसाद दिला आणि राजा ते तिणाल राजन तुला एक पुत्र होईल तो तुला आनंद आणि शोक दोन्ही देईल असे म्हणून अंगेरा ऋषी निघून गेल जस कृत्यिक आपल्या गर्भामधिअग्निकुमाराला धारण कल तसेच तो प्रसाद खाल्ल्यानंतर महाराणी कृतज्युतीन चित्रकत्तूपासून गर्भधारण कला राजन शुरसेन देशाचा राजा चित्रकेतूच्या तेजामुळे कृतद्युतीचा गर्भ शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे दिवसेंदिवस क्रमाक्रमाने वाढू लागला त्यानंतर योग्य वेळी एका पुत्राचा जन्म झाला त्याच्या जन्माची वार्ता ऐकून शुरसेन देशातील प्रजा अतिशय आनंदित झाली आनंदित झालेल्या राजाने स्नान करून पवित्र होऊन वस्त्रालंकार धारण केले नंतर ब्राह्मणांकडून स्वस्ती वाचन करवून घेऊन आणि आशीर्वाद घेऊन पुत्राचा जातकर्मसंस्कार केला त्याने त्या ते ब्राह्मणांना सोने चांदी वस्त्र अलंकार गावे घोडे हत्ती आणि साठ कोटी गायी दान केल्या जसे मेघ सर्व जीवांचे मनोरथ पूर्ण करतात त्याचप्रमाणे उदार राजाने पुत्राच्या धन यश आणि आयुष्याच्या वृद्धीसाठी इतर लोकांनाही त्यांनी मागितल्या त्या वस्तू दिल्या जसे कंगाल माणसाला अत्यंत श्रमाने काही धन मिळाल तर त्याच्याविषयी विशेष प्रेम वाटत मोठ्या कष्टाने प्राप्त झालख्खा त्या पुत्राविषयी चित्रकत्तूला दिवसेंदिवस अधिकाधिक प्रेम वाटू लागल माता कृत्यद्युतीला सुद्धा आपल्या पुत्राविषयी मोहामुळे अत्यंत स्नेह वाटत होता परंतु तिच्या सवतींच्या मनात पुत्रकामनिधिकच मत्सर निर्माण झाला दररोज बाळाचे लाड करणाऱ्या चित्रकेतूचे बाळाची आई कृत्र्युतीवर जितके प्रेम होते तितके दुसऱ्या राण्यांवर राहिले नाही त्या राण्या एकतर संतान नसल्यामुळे दुःखी होत्या शिवाय राजा चित्रकेतून त्यांची उपेक्षा केली म्हणून त्या व्यथेने स्वतःचा धिक्कार करीत त्या मत्सराने मनातल्या मनात, मनात जळू लागल्या त्या आपापसात म्हणू लागल्या पुत्रहीन पापी स्त्रीचा धिक्कार असो पुत्र असणाऱ्या तिच्या सवती निपुत्रिक स्त्रीचा दासी सारखा तिरस्कार करतात एवढेच का काय स्वत पती सुद्धा तिचा पत्नी म्हणून मान राखीत नाहीत आपल्या स्वामीची सेवा करून नेहमी सन्मान मिळवणाऱ्या दासींना काय दुःख आहे परंतु आम्ही अभागिनी त्यांच्यापेक्षाही हलक्या प्रतीच्या होऊ लागलो आहोत अशा रीतीने आपल्या सवतीला पुत्र झालेला पाहून त्या राण्या होत्या आणि राजा सुद्धा त्यांच्या बाबतीत उदासीन झाला होता म्हणून त्यांच्या मनात कृतद्युतीबद्दल अत्यंत द्वेष निर्माण झाला द्वेषामुळे सद्बुद्धी नाहीशी झालेल्या त्यांच्या अंतकरणात क्रूरता निर्माण झाली त्यांना पतीचा पुत्रस्नेह सहन झाला नाही म्हणून त्यांनी चिडून त्या राजकुमाराला विष दिले सौथींच्या या घोर कृत्याचा कृतद्युतीला काहीच पत्ता नव्हता बाळ झोपलेलाय असे वाटून ती महालात नेहमीप्रमाणे वावरत राहिली बाळ बराच वेळ झोपलेला आहे असं पाहून राणीदाईला म्हणाली बाईग ग माझ्या लाडक्याला घेऊन ये झोपी गेलेल्या बालकाजवळ जाऊन दाईने पाहिले तर त्याच्या डोळ्याच्या भावले उलट्या झाल्या होत्या प्राण इंद्रिये आणि जीवात्मा हे त्याच्या शरीराला सोडून गेले होते हे पाहताच घात झाला असं म्हणून ती जमिनीवर कोसळली दाई दोन्ही हातांनी छाती बडवून किंचाळात मोठमोठ्याना रडू लागली तिचे रडणे ऐकून महाराणी लगेच मुलाजवळ येऊन मुला पाहते तर तिला मुलगा अकस्मात मरण पावलेला दिसला तेव्हा अत्यंत शोकामुळे ती मुर्शी थोडून जमिनीवर पडली तिचे केस विस्कटले आणि शरीरावरील वस्त्रे अस्ताव्यस्त झाली तेव्हा महाराणीचे रडणे ऐकून अंतपुरातील सर्व स्त्री पुरुष तिथे येऊन सहानुभूतीने अत्यंत दुखी होऊन रडू लागले भीज देणाऱ्या राण्या सुद्धा येऊन रडण्याचे ढोंग करू लागले चित्रकेतूने पुत्राचा आकारणच मृत्यू झाल्याचे ऐकले तेव्हा अत्यंत स्नेहामुळे वाढलेल्या शोकावेगाने त्याच्या डोळ्यांसमोर अंधारी आली तो हळूहळू मंत्री आणि ब्राह्मणांसह रस्त्यातून धडपडत मृत बालकाजवळ आला आणि मूर्छित होऊन त्याच्या पायापाशी पडला तो सुस्कारे टाकू लागला त्याचे केस आणि वस्त्रे इथं विखुरली अश्रू अवदेनासे झाल्याने त्याचा गळा दाटून आला आणि तो काही बोलू शकला नाही आपला पती अत्यंत शोकाकुल झालेला आणि एकुलता एक मुलगा मेलेला पाहून ती निरनिराळ्या तऱ्हेने विलाग करू लागली त्यांचे हे दुःख पाहून मंत्री आणि लोक शोकाकुल झाले महाराणीच्या डोळ्यातून काजळ मिश्रित अश्रू वाहत होते ते तिचे केशर आणि चंदन चर्चित वक्षस्थळ भिजवू लागले तिचे केस विस्कटलेले होते त्यात माळलेली फुलं खाली पडत होती प्रकारे ती टिठबीप्रमाणे गळा कढून प्रकारे शोक करीत होती ती म्हणू लागली हे विधाद्या तू खरोखरच अतिशय मूर्ख आहेस की जो आपल्या सृष्टीला प्रतिकूल असे खेळ खेळतोस वृद्ध लोक जिवंत राहतात आणि मुले मरतात ही मोठी आश्चर्याची गोष्ट आहे तुझ्या स्वभावात खरोखरच अशी विसंगती असेल तर मग तू जीवांचा कायमच शत्रू आहेस जगात प्राण्यांच्या जीवन मरणाचा काही क्रम रहला नाही तर ते आपल्या प्रारब्धानुसार जन्मतील आणि मरतील तुझी सृष्टी वाढवण्यासाठी तू नातलगांमध्ये स्नेहबंधन निर्माण केले आहेस परंतु अशा प्रकारे वागून तू आपणच केलेला नियम स्वतःच मोडीत आहेस बाळा तुझ्या विनामी अनाथ आणि दिन होऊन राहिले आहे तू मला असं सोडून जाऊ नकोस पहा तुझे वडील तुझ्या वियोगानं किती शोकाकुल झाले आहे तुझ्यामुळे संतती नसलेल्यांना तरण्यास कठीण असा नरक आम्ही सहज पार करू अरे तू या निर्दयमाबरोबर दूर जाऊ नकोस माझा जा लाडक्या राजकुमारा उठ तुझे बालमित्र तुला खेळायला बोलवत आहेत तुला झोपून पुष्कळ वेळ झाला आता तुला भूक लागली असेल काहीतरी खा माझे दूध पी आणि आम्हा नातलगांचा शो दूर कर माझ्या लाडक्या आज मला आभागिनेला तुझ्या मुखकमलावर ते भोळे भावडे हास्य आणि तुझे ते आनंदाने पाहणे दिसत नाहीये आज मला तुझे ते गोड बोवडे बोलणे ऐकू येत नाही निष्ठूर यम तुला खरोखरच त्या परलोकात घेऊन गेला आहे काय जेथून कोणीच परत येत नाही श्री म्हणतात आपली राणी आपल्या मृतपुत्रासाठी अशी निरनिराळ्या प्रकारे विलाप करीत आहे हे पाहून चित्रकेतू शोकाने अत्यंत संतप्त होऊन रडू लागला। राजा राणीच्या अशा विलाप करण्याने बरोबरीचे स्त्री पुरुष सुद्धा दुःखी होऊन रडू लागले अशा प्रकारे सर्व नगरीच शोकाने निप्चित झाली चित्रकेतू पुत्र शोकाने बेशुद्ध झाला आहे त्याची समजूत घालणारही कोणी नाही असे पाहून नारदांसह अंगिरा ऋषी तिथे आले अध्याय चौदावा समाप्त